श्लोकार अकरावा योगाने शुद्ध प्रदेशी आपले आसन घालावे प्रथम दर्भ त्यावर मृगजेन आणि त्यावर वस्त्र घालावे आणि ते फार उंच किंवा फार सखलही असू नये तर आता आम्ही तुला स्पष्टपणे सांगतो पण त्याचा अभ्यास केल्यावर उपयोग घडेल म्हणून तशा रीतीच्या योगाभ्यासाकरता एक जागा शोधून काढावी ती जागा अशी असावी की ज्या ठिकाणी करमणुकीचे हाउस पुरी होत असल्यामुळे बसल्यावर उठू नये असे वाटावे म्हणून जी पाहता खेणीच वैराग्य दुप्पट वाढावे ती जागा पूर्वी सत्पुरुषांनी वसवलेली असावी व तिच्यापासून मनाच्या संतोषाला सहाय्य व्हावे व धैर्याचा उत्कर्ष व्हावा त्या जागेत अभ्यास करण्यास उत्तेजन यावे आणि मनाला अनुभवाने माळ घालावी अशी त्या जागेचे रम्यपणाबद्दल नेहमी योग्यता असावी पार्था त्या जागेच्या जवळून गेले असता पाखंड्याची मनात तपश्चर्या करण्याबद्दल आस्था उत्पन्न व्हावी एखादा मनुष्य सहज वाट चालत असता जर औचित त्या ठिकाणी येईल तर जरी तो, तो कामेच्छ असून आपल्या घरी जात असला तरी ते ठिकाण सोडून जाऊ नये असे वाटा त्या त्याला वाटावे अशा रीतीने ज्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही त्यालाही ती जागा राहून घेते आणि फिरणाऱ्यास बसवून घेते आणि वैराग्य उत्पन्न करते एखादा मनुष्य जरी विलासे असला तरी त्यालाही ती जागा पाहता क्षणीत असे वाटावे की आपले उत्तम राज्य सोडून या ठिकाणी एकांतवासात राहावे अशा प्रकारने जे स्थान उत्तम आणि त्याचप्रमाणे अतिशुद्ध त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप डोळ्याला प्रत्यक्ष दृष्टीस पडते आणखी एक गोष्ट साधकाने पाहावी तीही की त्या ठिकाणी वसती केली असता मनुष्यांची वर्दळ लागणार त्या ठिकाणी अमृतासारखी मुळांसुद्धा गोड व नेहमी फळांनी युक्त अशी दाट झाडे असावीत तेथे पावला पावलावर पाण्याचे धरे असावेत ते असे की ज्यांचे पाणी पावसाळ्यातही निर्मळ असते व ते पुष्कळ असून उतरण्यास किंवा पाणी काढण्यास सोपे असावेत त्या ठिकाणी सूर्याचे ऊनही सौम्य असावे आणि कदाचित ऊन स्वच्छ पडले तर त्यापासून ताप उत्पन्न होऊ नये तसंच वारा मंद आणि शीतळ वाहत असावा तेथे बहुत करून गडबड नसावी व श्वापदाची गर्दी नसावी परंतु राघू आणि कदाचित भ्रमर हे असावे त्या ठिकाणी बदके हंस दोन चार चक्रवाक पक्षी तसे एखाद्या दे वेळेस कोकीळ पक्षी येऊन बसला तरी चालेल नेहमी नव्हे पण येऊन येऊन जाऊन मोर असले तरी आम्ही त्यांना नको म्हणणार नाही परंतु हे पांडवा अवश्यमय मी एक जागा पाहावी आणि त्या ठिकाणी गुप्त गुहा किंवा शिवालय असावे आणि दोहोतून जे आपण आवडेल किंवा आपल्या चित्तास पसंद पडेल त्या ठिकाणी पुष्कर वेळ पावे तो एकांतवासात एक बसावे म्हणून अशी सर्व सोय पाहून त्या ठिकाणी मन स्थिर होते किंवा नाही हे पाहावे आणि स्थिर झाल्यास तेथे आसन घालावे त्याचा प्रकार असा वर धूतवस्त्राची घडी असून त्याच्या खाली कृष्णाजीन व त्याच्या खाली सागर गर्भाचे आर्स आसन ते गर्भ कोमल सारखे आणि आपोआप एके ठिकाणी राहतील अशा चांगल्या व्यवस्थेने जोडलेले असावे परंतु ते आसन कजाची उंच झाले तर अंग डोलेल आणि अगदी सखल झाले तर भूमीचा गारवा वाळवी वगैरे दोष इत्यादी कापासून इजा होईल म्हणून तसे न करता ते समभाग घालावे अशा रीतीने आसनाची योजना करावी श्लोकार्थ बवा त्या आसनावर बसून एकाग्र मन करून आणि चित्त आणि इंद्रियांना जिंकून आपल्या अंतःकरणाची शुद्धी करण्याकरता योगाभ्यास करावा मग त्या ठिकाणी मनाची एकाग्रता करून सद्गुरूचे स्मरण करून आत्मसुखाचा अनुभव घ्यावा त्या ठिकाणी अहमभाव नाही साहून अष्टसात्विक भाव अंतर्भाव अंतर्बाह्य उत्पन्न होत तोपर्यंत सद्गुरूचे आदर आणि स्मरण करावे जेथे विषयांची आठवण देखील राहणार नाही इंद्रियांची विषयावरील इच्छा नाहीशी होईल आणि मनाची हाव मोडून हृदयात घडी बनेल अशा रीतीने सहज ऐक्य होईपर्यंत त्या ठिकाणी राहावे आणि मग असा मनाला बोध झाल्यावर आसनावर बसावे नंतर अंगाने अंग सावरावे व प्राणापा प्राणापानवायूंनी प्राणापानाला आवरावे अशा रीतीने अनुभव वाढू लागतो त्या ठिकाणी प्रवृत्ती मागे फिरून समाधी सहज साध्य होते। मग आसनावर बसल्यावर सर्व अभ्यास आपोआप पूर्ण होतात मुद्रेची जी थोरवी आहे तिथे आता वर्णन करतो ती एक पोटऱ्या मांड्यास लावून आसन घालावे एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवून गुदस्थानाच्या बुडाशी टाच स्थिर व बळकट करावी उजवा पाय खाली ठेवून त्याने वृषणापासून गुदस्थानापर्यंत असणारी शिवण रेषामध्ये दाबावी नंतर दावा पाय उजव्या पायावर सहज ठेवावा अपानद्वार आणि शिश्र यामध्ये जी चार वोटे जागा आहे त्यापैकी मागे पुढे दीड दीड सोडून मध्ये जी एक बोट जागा राहते ती शरीर तोलून धरून टाझेच्या वरच्या भागाने दाबावे शरीर उचलले आहे असे समजू न देता पाठीच्या कण्याचा शेवटला भाग उचलावा आणि त्याचप्रमाणे दोन्ही घोटे सरळ धरावे मग पार्था हे सर्व शरीर घोट्याच्या माथ्यावर आधाराशिवाय स्वत सिद्ध राहते अर्जुना हे मूळ बंध नामक आसनाचे लक्षण यालाच वज्रासन असे गौण ना नाव आहे अशा रीतीने मूळ आसन केले म्हणजे खालचा रस्ता बंद होतो आणि मग आपण वायू आतल्या वर जाऊ लागतो श्लोकार्थरावा साधकाने स्वतः स्थिर होऊन शरीर डोके व मान हे नीट स्थिर करावे व आपल्या नाकाच्या शेंड्याकडे दृष्टी ठेवून इकडे तिकडे न पाहता योगाभ्यास करावा नंतर डाव्या पायावर सहज दोन्ही हात द्रोणाकार करून ठेवावे म्हणजे अर्थात बाहूटे उंचवतात नंतर दंड उभे राहिल्याने शिरकमल आत घडते गड़, आणि त्यामुळे डोळ्यांच्या पापण्या मिटू लागतात वरची पापणी ढळत नाही व खालची पापणी खाली स्थिर राहते असे झाले म्हणजे डोळ्यांची अर्धी उघडलेली व अर्धी मिटलेली अशी दृष्टी होते अशा रीतीने दृष्टी आतल्या आत राहून कौतुकाने फार बाहेर आलीच तर नाकाच्या शेंड्यापर्यंत येते अशी आतल्या दृष्टी कायम होऊन पुन्हा बाहेर येत नाही म्हणून दृष्टीचे नाकाच्या शेंड्यावर राहणे कायम होते यामुळे इतर दिशांकडे पाहावे किंवा स्वरूपदृष्टीस पडेल म्हणून वाद पाहावी ही इच्छा आपोआप नाहीशी होते मग गळ्याची नळी आत झाकली जाते आणि हनुमटी गळ्याखालच्या खळगीला लागते व उरावर दृढ होऊन दाबून राहते हे पंडुकुमारा नंतर कंठपणे दिसेला होतो अशा रीतीने जी मुद्रा बनते तिला जालंधर असे म्हणतात बेंबी फुकते पोट सपाट होते व हृदयकोश अंतर्यामी पसरतो अर्जुना गुदद्वारावरच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रा बनते तिला ओढी अणुबंध असे म्हणतात अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू झाला श्लोकार्थावा योगाने प्रसन्न अंतकरणाने निर्भय होऊन ब्रम्हचर्यव्रत आचरावे व मनाचे संयमन करून व माझे चिंतन करीत मत मतपरायण होऊन राहावे म्हणजे आत मनाच्या धर्माचे बोल नाही सेवते ते मनोधर्म कोणते ते ऐक खुंटते मनाची हाव कमी होते आणि मनोविकार आपोआप बंद पडतात भूक काय झाली व झोप कोणीकडे गेली ह्याची आठवण नाहीशी होऊन त्यांचा पत्ता देखील लागत नाही मूळ बंधाने कोंडलेला अपानवायू माघारी फिरला म्हणजे सहज बळ अडकून फुगा धरतो तो क्षोभून बलवत्तर होतो अडकलेले जागे घुरघुरतो आणि राहून राहून लिंगचक्राशी धडका मारतो मग अशा रीतीने माजलेली वावट च हो पोटात फिरून ढवळाढवळ करते आणि बालपणापासून साचलेली कुचकी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तो वायू पोटात तळाशी न मोरडता कोठ्यात शिरतो आणि कफोपित्तांचा नाश करतो सप्त स्थाने ओलांडतो मेदा ते फोडतो आणि हाडातील रस बाहेर काढतो नाडा सोडवतो अवयवांना शिथिल करतो आणि योग साधन करणाऱ्याला भीती घालतो परंतु त्याने भिवू नये तो व्याधी उत्पन्न करतो आणि लागलीच नाहीशी करतो व कफ वगैरे हो ओलसर पदार्थ आणि मांस वगैरे हो जड पदार्थ एकत्र करतो अर्जुना दुसरीकडे काय प्रकार होतो म्हणशील तर आसनाच्या उष्णतेने कुंडलिनी नावाची शक्ती जागे होते नागिणी पिलाला कुंकवा नाव घटो नी कुलीटून चकचकीत के सोन वेढ़ स्कंद जी दाटन बसले ती मूल चिमटा चे ने जागी होते नक्षत्र तुटन पड़ते वे जसे चकाकते किंवा सूर्याचे आसन ढळावे अथवा तेजाचे बी एरून त्याला जसा अंकुर यावा त्याप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेढे सोडून कौतुकाने आळस देऊन नाभीवर उभी राहिलेली दिसते ती सहजच फार दिवसांची भुकेलेली त्यात तिला जागे केल्याचे निमित्त झाल्यामुळे मग आवेशाने तोंड उघडून ती नीट उभी राहते हे किरीटी तेव्हा हृदयकमळाच्या खाली जो वारा भरलेला असतो त्या सगळ्याला ती कवटाळून मिठी घालते आणि मुखातील ज्वालाने खाल खालवर मांसादिकाचे घास करून खाऊ लागते ज्या ज्या ठिकाणी मांस असेल त्याचा सहज घास घेते आणि मागाहून त्या राहिलेल्या रा भागांचेही घास घेते मग पायांचे तळ आणि हातांचे तळ यांचे शोधन करून वरील अंगाचा भेद करते आणि दर एक अंगाचा व सांध्याचा झाडा घेते आपली मूळ जागा न सोडता नखातील सत्व काढते आणि त्वचा धुवून हाडांच्या व शिरांच्या सापड्यास मिळवते अस्थिंच्या नळ्यातील रस काढून शिरांचे गाभे ओरपून टाकते त्या योगाने बाहेरील केसांच्या मुळांची वाढ करपुन जाते नंतर सप्त धातूंच्या सागरात आपली तहान भागवते आणि याबरोबर जिकडे तिकडे शरीर खडखडीत कोरडे करून टाकते नागपूरातून जो बोटे वाहणारा वारा त्या प्राणवायूस गच्च करून आत ओढते त्यावेळेस प्राण आणि अपान हे दोन वायू आकुंचित होतात व प्राण आपणास दाबून धरतो आणि त्या दोघांच्या आलिंगनामध्ये चक्रांचे सांगाडे उरतात प्राण व आपणवायू हे दोन्ही त्याच वेळेस एके ठिकाणी मिळाले असते परंतु ते कुंडलीने क्षणभर घाबरी होऊन तुम्ही माघारे का जा तुमचे काम काय असे त्यानं म्हणते अर्जुना ऐक शरीरातील सर्व पृथ्वीचा भाग खाऊन टाकून काही शिल्लक ठेवत नाही व तसाच उदकाचा भाग सर्व चाटून पुसून टाकते अशा रीतीने दोन्ही भूतांचा भाग खाऊन तृप्त झाल्यावर मग सौम्य होऊन स्वस्थपणे सुषुमना नडेपाशी राहते त्या ठिकाणी सु तृप्तीच्या वरात ती मुखातून जी गरळ रोगते त्या गळ गर, गरळरूपी अमृताच्या योगाने प्राण रक्षण होतात तो गरळरूप अग्नी बाहेर निघून सर्व अंगातील दाह शमवितो त्यामुळे अंगातील पूर्वी गेलेले सामर्थ्य फिरून येऊ लागते नाडी ते वाहणे बंद होते व नऊ वायूंचे व्यापार बंद होता म्हणून शरीराचे धर्म राहत नाही इडा व पिंगळा ह्या एक होतात तिन्ही गाठी सुटतात आणि साही चक्रांचे संबंध नाही सेवतात मग चंद्र आणि सूर्य अशी ज्या वायूला नावे आहेत तो दिव्याच्या उजेडाने पाहू गेला असताही दिसत नाही बुद्धीची ज्ञानकळा जागते जागी नाहीसे होते आणि नाकामध्ये उरलेला सुगंधही कुंडलिनेबरोबर सुषोमेत जातो त्यावेळी भ्रुकुटी चक्रामध्ये जे चंद्रामृताचे तळे आहे त्याला हळूच धक्का बसून ते वाकळे होते आणि त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडू लागते त्यामुळे तिच्यात रस भरून तो सर्वांगात पसरतो आणि तो प्राणवायूने जेच्या तेथेच मोरतो तापलेल्या मुशीतील मेण नाहीसे होत ती ज्याप्रमाणे ओरलेल्या रसाने गज्ज भरून राहते म्हणजे मुशीचा आकार रसाला येतो त्याचप्रमाणे ते शरीर इतके तेजस्वी दिसते की जणू काय मूर्ती म्हणतो तेजस त्या ठिकाणी अवतरले सूर्य आभ्राच्या बुरख्यात दडून राहिलेलं असतो परंतु तेच आभार नाहीसे झाल्यावर तो ज्याप्रमाणे आपले तेजांनी वर येतो त्याचप्रमाणे शरीरावर त्वचेचा जो उगाचा पापुत्र असतो तो कोंड्याप्रमाणे निघून जातो मग केशराच्या स्वयंव रंगासारखी अथवा रत्नरूप बीजाला निघालेल्या कोंबासारखी त्या अवयवकांतीची झाक दिसते नाहीतर संध्याकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनवले असावे का अथवा आत्म ते ओतले शांतीत असावी असे मला वाटते ते आनंद रूपी चित्राचा रंग किंवा परब्रह्म सुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे रूप आहे असे भासते तो सोन तफ्याचा कळा किंवा अमृताचा पुतळा अथवा नाजूकपणाचा भर आलेला असा म्हणाच शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या ओलाव्याने चंद्रबिंब शोभावे किंवा जणू काही मूर्तीमंत ते त्याप्रमाणे कुंडलीने चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत प्याल्यावर शरीर दिसू लागते मग त्या शरीराला यमदेखील भीतो वृद्धपणा मागे फिरतो तारुण्याची ज्वानी मोडते आणि गेलेली बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होते वयाने पाहिले तरी एवढासाच दिसतो परंतु अतिशय पराक्रम करतो व त्याचे धैर्य अनुपम दिसते सुवर्ण वृक्षाच्या पालवीतून रत्नाची कळी सतत नवी निघावी त्याप्रमाणे नवी नखे निघून सतई दिसतात दातही दुसरे होतात परंतु अतिशय बारीक बनतात जणू काही दोही बाजूला हिऱ्यांच्या पंक्तीत म्हणलेत सर्व अंगावरील रोमांचे अग्रे माणकांच्या कण्याप्रमाणे लहान अशी सतेज उद्भवतात हातापायांचे तळवे कमळाप्रमाणे लाल बनतात आणि डोळे स्वच्छ होतात आणखी काय सांगावे मोते पक्वदशेला येऊन फुगल्याप्रमाणे शिंपित मावत नाहीत म्हणून शिंपीचा सांधा उखलतो त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता लांबवर पोहोचून बाहेर येऊ लागते ती दृष्टी पहिलीच खरी परंतु सगळ्या गगनाला व्यापते अर्जुना ऐक देहाची सुवर्णासारखी क्रांती होते परंतु तो सर्व वायुमय असतो तेरा स्वर्गातील मसलती समजतात व मुंगीच्याही मनातील भाव ओळखता येतात तो वाऱ्याच्या घोड्यावर स्वार होतो पाण्यावर चालताना पाण्याला पाय लागत नाहीत अशा प्रकारे प्रसंगानुसार त्याला पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात पहा की प्राणवायूचा हात धरून व हृदयाकाशाच्या पायरा करून सुशोने जिन्याने हृदयात आलेली व जीवात्म्याला शोभा देणारी जी कुंडलिनी जगदंबा ती जगद बीजाचा कोंब जो जीव त्याच्यावर सावली करते <coughs> जी निराकार ब्रह्माची साकार मूर्ती जी पर परमात्म्या शिवाची संबळी जी ओंकाराची केवळ जन्मभूमीच आणखी काय सांगावे ती कुंडलिनी बाळी हृदयात आली म्हणजे अखंड ओंकाराचा ध्वनी होऊ लागतो त्या कुंडलिनीच्या जवळ बुद्धी असल्यामुळे तिच्या कानावर किंचित ओंकाराचा ध्वनी येतो घोषाच्या कुंडीत ध्वनी व नादरूपे ओंकाराच्या आकाराचे रेखलेली अशी रूपे उमटतात या गोष्टी कल्पनेनेच जाणता येतात परंतु कल्पना करणारा कोठून ना आणावा कारण त्याचे जीवात्म्याशी ऐक्य झालेले असते म्हणून त्या हृदयाकाशात कसली गर्जना होते ती काही समजत नाही अर्जुना मी तुला एक गोष्ट सांगण्याची विसरलो ती कोणती तर जोपर्यंत प्राण अपान वगैरे वायूंचा नाश होत नाही तोपर्यंत हृदयाकाशाला वाचा असते आणि म्हणूनच शब्द उत्पन्न होतो त्या अखंड ओंकाराच्या मेघासारख्या ध्वनीने हृदयाकाश धुमधुमू लागते तेव्हा ब्रह्मरंध्राची खिडकी सहज उघडते पहा की कमळातील पोकळीप्रमाणे हृदयाकाशात जी पोकळ जागा असते तेथे चैतन्य हे अधांतरी वासत असते वासतकरीते पूर्ण नसते त्या आत्म्याच्या घरी कुंडलीने परमेश्वरी पाहुणे आल्यावर तेजरूपाची मेजवानी दिली त्यावेळेस बुद्धिरूप भाजीसह ताट वाढून की ज्यात द्वैताचा भास देखील होऊ नये अशी मेजवानी दिली <coughs> कुंडलीने आपली तेज रूपकांती टाकून वायुरूप बनली त्यावेळी कशी दिसली म्हणाल तर प्रत्यक्ष वाऱ्याची पुतळी नेसलेली होती ते वस्त्र फेकून तिने एका बाजूला ठेवल्याप्रमाणे दिसली किंवा दिव्याचे ज्योती जो, वारा लागल्याने ज्याप्रमाणे मालवते अथवा वीज चमकून गगनात नाहीशे होते त्याप्रमाणे हृदय कमळापर्यंत जाऊन ती सोन्याच्या जाड कांबीसारखी सतेज किंवा तेज पाण्याच्या झाऱ्याप्रमाणे वाहत आलेली दिसते मग ती हृदय रूप भूसभुशीत एकाएकी झिरते तेव्हा कुंडलीने शक्तीचे ते रूप शक्तीतचलाय पावते अशी स्थिती झाल्यावर हिला शक्तीच म्हणायचे एरवी ती खरोखर प्राणच हो परंतु त्यावेळेस ध्वनी कला ज्योती ही नाही शिवतात नंतर मन जिंकणे वायूचे आधार राहणे किंवा ध्यान करणे हीही नाही शिवतात आणि कल्पना घेणे व सोडणे हे खटपट नाही शेवते असे व्यापार बंद होतात म्हणून कुंडलीनेही केवळ पंचमहाभूते आटण्याची मूस होय शरीराने शरीर, शरीर नाही जे करणे हा योगशास्त्राचे नाथ जे शंकर त्याने केलेल्या सिद्धांताचा अभिप्राय हो त्याचा श्री महाविष्णूंना हेतू दर्शित केला ज्ञानेश्वर म्हणतात त्या महाविष्णूच्या संकेतचे गाठोडे सोडून व यथार्थ रूप वस्त्राची घडी झाडून श्रोते हेच या मला ते गिरायक आहेत असे जाणून मी ते त्यांच्या पुढे मांडून ठेवले श्लोकार <coughs> श्लोकार पंधरावा अशा प्रकारे सर्व काल आपले अंतःकरण समाधी ते ठिकाणी लावून मनाचा निग्रह करणाऱ्या योग्याला मोक्ष हेच जिथे परमफल आहे अशी माझ्या स्वरूपे असणारी शांती प्राप्त होईल पहा की ज्या वेळेस शक्तीचे तेज नाहीसे होते त्यावेळेस देहाचे रूप नाहीसे होते आणि तो योगी इतके सूक्ष्म रूप धारण करतो की त्याला जगाच्या डोळ्यातही लपता येते एरवी ते शरीर पृथ्वीप्रमाणे सा सावयव होते परंतु ते केवळ वायूचेच असते किंवा केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला म्हणजे जसे काहीच उरत नाही किंवा आकाशालाच जसे अवयव फुटावेत तसे त्याचे अवयव असून नसल्याप्रमाणे असतात याप्रमाणे शरीर बनल्यावर त्यालाच आकाशात संचार करणारा खेचर असे म्हणतात आणि याप्रमाणे स्वरूप बनल्यावर त्याचा देह लोकात आश्चर्यकारक दिसतो पहा की योग साध्य करणारा साधक चालून गेल्यावर पाठीमागे पावले उमटतात त्या प्रत्येक पावलाच्या ठिकाणी अणिमादिक सिद्धी हात जोडून उभ्या असतात परंतु धनंजया आईक त्या अनिमादिक सिद्धीशी आपल्याला काय करायचे पृथ्वी आप व या तीन भूतांचा देहातल्या देहातच लोप होतो पृथ्वीला उदक विरविते उदकाला अग्नी जिरवितो आणि हृदयात वायू अग्नीचा नाश करतो पाठी मागे एकटा वायू आपण उरतो तो शरीराच्या आकृतीने असतो पण तोही काही वेळाने निघून ब्रह्मरंध्र आकाशात जाऊन मिळतो त्यावेळी कुंडलीने हे नाव जाऊन मग फक्त मारुत म्हणजे वायुमय हे नाव प्राप्त होते परंतु ती ब्रह्मात मिळेपर्यंत तिची शक्ती कायम असते मग जालंधरबंध सोडून काकीमुख म्हणजे कंठस्थान फोडून ब्रह्मरंध्र आकाशाचे पहाडावर प्रवेश करते ती ओंकाराचे पाठीवर पाय देऊन पश्चंती वाचेची पायरी मागे टाकते पुढे ओंकारातील अर्धवर्तुळाकार मात्रा मागे टाकून ज्याप्रमाणे नदी सागराला मिळते त्याप्रमाणे ती ब्रह्माकाशात जाऊन मिळते नंतर मस्तकाच्या पोकळीत म्हणजे ब्रह्मरंद्रात स्थिर होऊन मी ब्रह्म आहे या भावनेने बाहु पसरून परब्रह्माला मिठी मारून एक एकवटते त्यावेळी पंचमहाभूतांचा पडदा नाही झान मग शिवशक्तीचे ऐक्य होते त्या ठिकाणी ती आकाशासह ब्रह्मानंदात मिळून जाते ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघांच्या जाऊन नंतर जमिनीवर वर्षा होऊन ते नदी पुन्हा समुद्रासच येऊन मिळते त्याचप्रमाणे अर्जुना देहाच्या निमित्ताने ब्रह्मपदी जीवात्मा प्रवेश करतो ते एकत्व एकत्वही समुद्राच्या पाण्याप्रमाणे होईल नंतर मी वेगळा व आत्मावेगळा किंवा दोन्ही एक ही वाटाघाट उरतच नाही आकाश आकाशात मिळते असेच एकही एक तत्त्व आहे त्याचा जो कोणी अनुभव त्याला सिद्धी प्राप्त होईल म्हणून ज्या शब्दाने कोणतीही गोष्ट स्पष्ट करून सांगता येते त्या शब्दाने तेथली गोष्ट व्यक्त करता येत नाही अर्जुना खरोखर पाहिले तर अभिप्राय सांगण्याचा गर्व वहनारे जी वाहणी वाणी तिला देखील त्याचा पत्ता लागत नाही भिवयांच्या आतील बाजूस मकरचा देखील प्रवेश होत नाही त्याचप्रमाणे एकट्या प्राणवायूला देखील ब्रह्माकशात जाण्याला संकट पडते पुढे तो वायू जे गेल्यावर तदाकार होतो त्यावेळेस शब्दाचे बोलणे खुंटते मग आकाश तत्वाचीही आठणी होते जेथे अव्यक्त स्थितीच्या डोहात महदाकाशाचाही पत्ता लागत नाही व तेथे या शब्दाचे दाद लागेल का म्हणून हे ब्रह्म अक्षरात सापडण्याजोगे म्हणजे किंवा ऐकू येण्याजोगे नाही हे त्रिवार सत्यजाण ज्यावेळेस काही दैवगतीने याचा अनुभव येतो त्यावेळेस अनुभव घेणारा तज्रुप होऊन जातो नंतर तेथील स्थिती जाणण्याचे आपोआपच राहते म्हणून धनुर्धरा याच्याबद्दल कितीही बोलले तरी ते व्यर्थ होय याप्रमाणे सर्व बोलणे आपोआप राहते त्या ठिकाणी संकल्पही मावळतो आणि म्हणूनच विचाराची तेथे दादही लागत नाही ते ब्रह्मस्वरूप कसे आहे तर सहजस्थितीचे सौंदर्य आणि समाधी अवस्थेचे तारुण्य होय आणि ज्याला आधी नाही व जे मापता येत नाही ते विश्वाचा आधार व योगरूप वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन होय तेथे आकाशाचा शेवट होतो ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असून त्या ठिकाणी आधी आणि अंत यांचा लय झालाय ते ब्रह्म पंचमहाभूतांचे मूळ कारण व महातेजाचे तेज होय सारांश पार्था ते ब्रह्म माझे मूळ स्वरूप होय साधूवृंदांचा नास्तिकाने जेव्हा छळ केला तेव्हा हीच चतुर्भुज मूर्ती या स्वरूपापासून आकाराला आली अर्जुना असे हे महा सुख अवर्णनीयच परंतु याची प्राप्ती होईपर्यंत अष्टांग योगाचे जे करतात ते योगाने करता, योगा तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात त्या योग्यांची शरीरे परब्रह्माच्या रसाने देहाकृतीच्या मुशी तोटल्यासारखे सतेज दिसतात जर हा अनुभव अंतरमी प्राप्त झाला तर हे सर्व विश्व त्याला मावळते तेव्हा अर्जुन म्हणाला देवा आपण बोलला ते सत्य आहे म्हणूनच त्या ठिकाणी ब्रह्म साक्षात होतो आपण जो हा मार्ग सांगितला त्याचा दृढ अभ्यास करणारे खरोखर ब्रह्मपदाला पावतात हे आपल्या सांगण्यावरून मला समजले देवा आपण सांगितलेली गोष्ट ऐकतानाच चित्तात ज्ञान उत्पन्न होते तर मग तिचा अनुभव घेणाऱ्याला तद्रुपता कशी बरे प्राप्त होणार नाही म्हणून हे जे आपण सांगितले यात काही संशय नाही परंतु क्षणभर मी जी विनंती करतो तिकडे लक्ष द्यावे कृष्णा आता तुम्ही जो मला योग सांगितला तो माझ्या मनाला फार आवडला परंतु माझी योग्यता कमी असल्याकारणाने माझ्या हातून काही तो होणार नाही माझ्या अंगात जेवढी शक्ती आहे तेवढी खर्च करू नये जरी हा शेवटाला जाईल तरी देखील मी मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करेन किंवा देवा तुम्ही आज जसे सांगता तसे माझ्याने जर न करवेल तर आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे अशी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाल्यामुळे आपल्याला विचारण्याचे कारण पडले अर्जुन तर मग देवा आपण इकडे लक्ष द्यावे महाराज आपण हे जे योग साधन सांगितले ते ऐकले परंतु वाटेल त्याने याचा अभ्यास केला तर या योगाची प्राप्ती होईल का किंवा हे योग्यते शिवाय होणारच नाही असे आहे की काय तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे तू काय विचारतोस हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष देणार आहे पण याशिवाय दुसरी साधारण गोष्ट असली तरी तीसुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धी जाईल का परंतु योग्यता म्हणून जे म्हणतात ती प्राप्ती ते पूर्वी समजत नाही कारण अधिकारी होऊन आरंभलेले काम तत्काल फलद्रुप होते तरी या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही आणि दुसरे असे पहा योग्यते की योग्यतेची एखादी खाण आहे की काय जो थोडासा विरक्त किंवा विहित धर्म आचरण्यात जो नियमित झाला आहे इतकेच नव्हे तर सामान्यता व्यवस्थेशीर वागणारा जो आहे तो देखील अधिकारी होतो अशा युक्ति इतकी योग्यता तुझे तुझेठिकाणी है यहाँ अर्जुना का समय संशय फेड़ा म कृष्ण मनाले पार्था या प्राप्ति की अभी अवस्था है परन्तु अव्यवस्थित त्याचे प्राप्ति होना चाहता संभव नहीं